अपयशाचे कारण आपला विश्वास मत स्वभाव व नियमानुसार कार्य करण्यासाठी व जीवन जगण्यासाठी आम्ही इतरांवर दडपण आणत असतो दुसऱ्यांना सुधारण्यासाठी आपल्या विचारांना किंवा दृष्टिकोनाला बलजबरीने त्यांच्यावर थोपवल्याने त्यांच्यात सुधारणा घडून येत नाही व यामुळे आपल्या मनाला सुद्धा प्रसन्नता लाभत नाही आम्ही अमूक एका व्यक्तीला जर दाबून ठेवले तर कदाचित परोक्षपणे आमची उन्नती होईल अमुक व्यक्ती ही आमच्या उन्नतीमध्ये बाधक आहे आमची चुगली चहाडी करते आमच्यातील दोष काढते व आमचा अपमान करते म्हणून आम्हाला स्वतच्या उन्नतीकडे न बघता आधी त्या आपल्या विरोधकांना नष्ट केले पाहिजे अशी विचारसरणी बाळगणे व दुसऱ्यांना आपल्या अपयशाचे कारण मानणे पूर्णपणे चुकीचे आहे